अध्याय सातवा श्लोक चोवीसवापन्न अविनाशी व अत्यंत उत्तम ज्याहून उत्तम असे दुसरे काहीच नाही असे माझे शुद्ध स्वरूप न जाणणारे अल्पबुद्धी मनुष्य अव्यक्त असलेल्या मला व्यक्त स्वरूप पावलेला समजतात तयामपा माप का सुवावे मजाओ व्यक्ता व्यक्त मानावे सिद्ध असत का, का निमावे साधन त्या अमर्याद स्वरूपाला माप का घालावे मला निराकाराला साकार का समजावे मी स्वतः सिद्ध असता माझ्या प्राप्ती करता साधने करून का मरावे परीहा बोल आघावा जरी विचारी जतसे पांडवा तरी विशेष जीवा अर्जुना पण ह्या सर्व बोलण्याचा विचार केला तर बहुत करून या जीवान ही गोष्ट समजत नाही श्लोक पंचवीस नाहम प्रकाश सर्व योग माया समावृत मूढोयम नायम सर्वांना माझे ज्ञान होत नाही कारण योग मायेने म्हणजे गुणांनीयुक्त अशा मायेने हे सर्व जग आच्छादि आणि म्हणूनच हे मूढ जग जन्मरहित व नाशरहित अशा मला जाणत नाही म्हणून प्रकाशाचे नि देहबळे न देखती माते कारण की योगमायेच्या पडद्याने हे आंधळे झाले आहेत म्हणून स्वरूप प्रकाशाने भरलेल्या दिवसाच्या बळाने देखील हे मला पाहत नाहीत ए ऐसे जात असे पाहे पा कवन जळ रे सहज विचार करून पाहिले तर ज्यामध्ये मी नाही असा काही पदार्थ आहे का असे पहा कि रसाशिवाय पाणी कोठे आहे का पवनू कवना ते न शिबेची आकाशकेन समायची हे असो एकुमीची विश्वी आहे वारा कोणाला शिवत नाही आकाश कोठे व्यापत नाही हे बोलणे राहू दे मीच एक सगळ्या विश्वास व्यापून आहे श्लोक सव्वीस वेदाहम समती वर्तमानानि चार्जुन भविष्यानी च भूतानी माम वेदन कश्चन हे अर्जुना मागे झालेल्या सध्या असलेल्या व पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो पण मला मात्र कोणी जाणत नाही येथे भूते जिये अतीतली तिये मीची होऊन ठेली आणि वर्तत आहाती जेतुली तीही मिची या जगात जितके प्राणी होऊन गेले तितके ते मीच होऊन राहिले आहेत आणि हल्ली जितके प्राणी हयात आहेत तेही मीच आहेत का भविष्य माने जीएही तीही हा बोलची एरवी काही होय ना जाय पुढे जे प्राणी होणार आहेत तेही माझ्याकडून निराळे नाहीत हे सर्व फक्त म्हणायचे वास्तविक काही होत नाही आणि जात नाही दोराची या सापा डोंबा बडिया ना गव्हाळा ऐसी संख्या न करवे कोन्हा सी ते दोरीवर भासणाऱ्या सापाचा तो कोणत्या जातीचा आहे म्हणजे डोंबा म्हणजे काळा आहे की बडी म्हणजे कवड्या रंगाचा आहे का गव्हाळा म्हणजे गव्हा सारख्या आहे असा कोणाचाही निश्चय करता येत नाही त्याप्रमाणे प्राण्यांसंबंधी निश्चय करता येत नाही कारण प्राणी मिथ्या आहेत मी ऐसा पण दुसुता सदा असता या संसार तो आणे बोले अर्जुना याप्रमाणे मी सदा अखंडित असताना या प्राण्यांना जन्म मरण रूपी संसार लागलेला आहे तो वेगळ्या प्रकाराने श्लोक सत्ताविसावा इच्छा द्वंद्व मोहेन भारत सर्वोहती परंतप हे भारता शत्रुतापना इच्छा व द्वेष या पासून उत्पन्न झालेल्या सुख दुःखादी द्वंद्व रूपी मोहाच्या योगाने या सृष्टी मध्ये सर्व प्राणी मोह पावतात तरी तेची आता थोडी सी, गोठी सांगी जैल परी येसी जई अहंकारात थोडीशी गोष्ट सांगतो जे एक जेव्हा अहंकार आणि देह यांचे एकमेकांवर प्रेम जुळले तेथ इच्छा हे कुमारी झाली मग ते कामाची आता रुण्या आली तेथ मांडिली वरहाडी तेव्हा त्याची इच्छा ही मुलगी झाली नंतर ती इच्छा कामरूपी तारुण्याला आली त्यावेळी तिचे द्वेषाशी लग्न लावले तयाव जन्मला ऐसा द्वंद्वमोह झाला मग तो आज वाढविला अहंकारे त्या दोघांपासून द्वंद्व मोह जन्मला आणि मग त्याचा आजाजो अहंकार त्याने त्याला वाढवला जो धृतीसी सदा प्रतिकूलू प्रतिकुळ नियमेसळू आशारसे दोन दिलू झाला सात तो द्वंद्व मोह सात्विक धैर्याला नेहमी प्रतिकूल असतो आणि आशारुपी रसाने पुष्ट झाला असता तो छळणारा द्वंद्व मोह नियमात सापडत नाही असंतुष्टीची आदिरा मत होनुर्धरा विषयांचे वोवरा अर्जुना असंतोष रूप दारूने उन्मत्त हुन तो रूप खोली मध्ये विकार रूपी स्त्री सह राहतो तेने भाव शुद्धीची ये वाटे विखुरले विकल्पाचे काटे मग चिरिले आव्हाटे अप्रवृत्तीचे त्या द्वंद्व मोहने अंतःकरण शुद्धीच्या वाटेवर विकल्परुपी काटे पसरले आणि नंतर निषिध कर्माचे आडमार्ग खुले केले तेने भूते भांबावली मनोनी संसाराची आडवा माझी पडिली मग महादुखाच्या घेळली दांडेवरी त्या योगे प्राणी भांबावले व म्हणून संसार रूपी अरण्यात पडले व मग मोठ्या मोठ्या दुःखांच्या दानक्याने बडवले गेले ऐसे विकल्पाचे पासवणे घेत असे विकल्पाचे पोकळ अणकुचीदार काटे पाहून जे, जे बुद्धी भ्रंश रुपी माघार घेतच नाहीत म्हणजे बुद्धीला भ्रंश पडू देत नाहीत मुक्ता भजन ते माण्यकर्मी लोकांच्या पापाचा नाश झालेला असतो ते सुख दुःखादी द्वंद्व रहित होऊन एकनिष्ठतापूर्वक माझी भक्ती करतात पूजू एकनिष्ठेच्या पाऊली रगडून विकल्पाची महापातकाची सरळ एकनिष्ठेच्या पाऊलानी विकल्परूपी काट्यांची टोके चेंगरून मोठ मोठ्या मोठ्या पातकांचे अरण्य टाकले आहे मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळी कपातले किंबहुना चुकले वाटवधेय नंतर ज्यांनी पुण्यरूपी धाव घेतली आणि जे माझ्या जवळ प्राप्त झाले फार काय सांगावे, सांगावे असे ते भक्त या काम द्वंद्वमोह फार काय सांगावे असे ते भक्त या काम द्वंद्वमोह आणि वाटमऱ्यांच्या तडाख्यातून सुटले श्लोक एकोणतीस हवं जरा मरण मोय मामाश्रित यतंतीये ते ब्रम्हद विदु कृष्णम अध्यात्म कर्मचा अखिलम जरा मरण या मुक्त होण्याकरता माझा आश्रय करून जे येत करतात ते त्या ब्रह्माला संपूर्ण अध्यात्माला व संपूर्ण कर्माला जाणतात ए रवी तरी पार्थ जन्म मरणाची निमे कथा ऐसिया प्रयत्ना ते आस्था, अर्जुना, विचार करून पाहिले, तर समते, अशा ज्यांची इच्छा उत्पन्न करते तया तो प्रयत्नची एके वेळे मग समग्र परब्रम्मे फळे जया पिकले या रसुगळे पूर्णतेचा मक्त्याना तो प्रयत्नच एकदम संपूर्ण रूप फळाने फलद्रुप होतो ते परब्रम्ह फळ पिकले असता त्यातून पूर्णतेचा रस गळत तेथ ते अध्यात्माचे नवलपण पुरे कर्माचे काम सरे विरमे मन त्यावेळी कृतकृत्यतेने जग भरून जाते व ब्रह्माच्या सहज स्थितीची अनोळखी कर्मांचे प्रयोजन समते व मन नाहीसे होते भांडवल जया उद्यमी अर्जुना ज्याच्या व्यापाराला भांडवल मी असतो त्याला ब्रह्माच्या सहज स्थितीचा असा लाभ होतो तया ते साम्याची साम्या ये वाढी ऐक्याची सांदे कुळवाडी तेथ भेदा दुबळ वाढी ने तया त्याला साम्याच्या वाढीमुळे ऐक्याचा व्यापार साधतो त्या ऐक्याच्या ठिकाणी तो भेदाचे दारिद्र्य जाणतच नाही श्लोक तिसवा साधी भूतादि दैवम माम साधी यज्ञम च विदु माम ते विदुर युक्तचेत सह अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ यासह वर्तमान जे मला जाणतात ते स्वस्थ चित्ताने युक्त असलेले पुरुष प्रयाणकाळी मला जाणतात तत्स हरिओ तत्सदिती श्रीमद्भगवगीतासू उपनिष्सुद्यायाम योग शास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे ज्ञान विज्ञान योगाचे मला परमात्म्याला अनुभवाच्या द्वारा यथार्थ जाणून ज्यांनी अधिदैवाला म्हणजे जीवाला आकलन केले म्हणजे जाणले ज्या स्वरील ज्ञानाच्या योगाने अधियज्ञ जो मी तो अनुभवाच येतो ते पुरुष शरीराच्या वियोगाच्या वेळेला दुखी होत नाहीत एरवी आयुष्याचे सूत्रांची उमटे खडाडता युगांत सहज विचार करून पाहिले तर आयुष्याची दोरी तुटली कि मरणाऱ्या प्राण्यांची खळबळ उडते ती पाहून न मरणाऱ्याच्या हि चित्ताला प्रलयकाल ओढवेल असे वाटत नाही का परि नेणू कैसे पैगा जे जडोनी गेले माझी अंगा, ते प्रयाणचीच माते परंतु ज्ञानीच्या बाबतीत कोण जाणे कसे होते थे? ते माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन गेले आहेत ते अंतकालाच्या धानलीत मला विसरतच नाहीत ए रवी जाण ऐसे जे निपुण ते अंतःकरण युक्त योगी सहज विचार करून पाहिले तर असे जे निष्णात आहेत तेच माझ्या ठिकाणी स्थिर अंतकरण झालेले योगी आहेत असे समज तिये शब्द कुपिते नोडवेची अवधानाची अंजुळी जे नावेक अर्जुन तळी मागाची होत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यावेळी श्रीकृष्णाने सांगितलेल्या शब्दरूपी कुपीच्या खाली अर्जुनाची लक्षरूप ओंझड प्राप्त झाली नाही कारण अर्जुन त्यावेळी क्षणभर मागे होता म्हणजे देवांच्या सांगण्याकडे त्याचे लक्ष नव्हते जे थे तद वाक्य फळे जीए नाथ रे रसाळे बहकता परिमळे भावा त्या ठिकाणी हीच कोणी फळे नाना प्रकारच्या अर्थरुपी रसाने रसभरीत होती व ती अभिप्रायांच्या सुगंधाने दरवळलेली होती सहजकृपा कृपा मंदा निळे कृष्ण द्रुमाची वचन फळे अर्जुन श्रवणाची ए खोळे अवचित पडिली आशी ही फले, रुपा रुपी रुपी ओटीत पडली। ती प्रमेयाची हो का वळली कि ब्रह्मरसाच्या सागरी चुबुकळली मग तैसेची का घोळिली परमानंदे ती वाक्य रूपी फळे तत्वज्ञानाच्या सिद्धांताचीच जणू काय बनवलेली असून ब्रम्हसाच्या समुद्रात बुडवून मग तशीच ती जणुकाने घोरलेली होती बरवे अर्जुना उन्मेशाचे डोहा घेतात गडाळे विस्मयामृताचे त्या फळांच्या शुद्ध चांगलेपणाने अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे लागले ते डोहाळे आश्चर्यरूपी अमृताचे गुटखे लागले त्या सुखसंपत्ती जोडलिया, मग स्वर्गी वाती वाकुलिया, कुलिया जीवी गुतकुलिया त्या सुख लाभ झाल्यामुळे मग अर्जुन स्वर्गाला वेडावून दाखवू लागला व त्याच्या जीवात गुदगुल्या होऊ लागल्या ऐसे वरि चिलीची सुख जावो लागले फावा या, हो या प्रमाणे त्या फळांच्या बाह्य सौंदर्याचे अर्जुना येऊ लागले तर इतक्या रुची घेण्याकरता तीव्र इच्छेने त्वर केली झडकरी अनुमानाचे नि करतळे घेऊन इति वाक्य फळे प्रतितीमुखी एक वेळे घालू पाहे ताबडतोब अनुमानाच्या तळहातात ती वाक्य फळे घेऊन अनुभव रुपी मुखाती एकदम घालायला अर्जुन पाहू लागला नीतूच्या दशनी न फुट ऐसे जाणून सुभद्रापती चुंबीची न तेव्हा विचारांच्या तोंडात ती फळे मावेना म्हणजे भगवंताचा हेतू काय आहे हे त्याला कळेना असे जाणून अर्जुन ती वाक्य रुपी फळे तोंडाला लावी मग चमत्कार ला म्हणे जळीची माता रांगणे कैसा झकविलो असलगपणे अक्षराचे नि मग चमत्कार वाटून अर्जुन म्हणतो ही वाक्य म्हणजे पाण्यात पडलेल्या ताऱ्यांचे प्रतिबिंब होय मी अक्षराच्या सुलभपणामुळे कसा फसलो इ पदे नवती फुडिया गगनाचीया घडिया येथ आमुची मती बुडा लिया थाबून निघे ही खरोखर वाक्य नाहीत तर आकाशाच्या चा घड्याच आहेत तेथे आमची बुद्धी किती जरी धडपड केली तरी तिला थांब लागत नाही वाचून जाणा वयाची केसे जीवी कल्पून किरीटी तिया पुनरपी दृष्टी या असे जर आहे तर मग ती वाक्ये कळावायची गोष्टच कशाला असा अर्जुनाने मनात विचार करून त्याने पुन्हा भगवंताकडे दृष्टी केली सातही पदे अनुच्छिष्टे नवले आहाते मग अर्जुनाने विनंती केली कि अहो देवा ही सातही पदे एकसारखी कधी न ऐकलेली अशी आश्चर्यकारक आहेत प्रमेयांचे काय बोलोला सहज विचार करून पाहिले तर या सात वाक्यातील निरनिराळ्या प्रमेयांचा उलगडा वेगानी अवधान देऊन श्रवण केले असता त्या श्रवणाच्या बलाने काही बोलता येईल असे मला वाटले होते हे परितची देवा देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची या जीवा विस्मयो झाला पण देवा हे तसे नवे, मी अक्षरांचा समुदाय पाहिला आणि माझ्या आश्चर्याच्या जीवाला आश्चर्य वाटले कानाचे नि गवाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे पाहेना चमत्कारे अवधान ठकले झर्या वाटे शब्दाचे आत करतात करतात, न म्हणून निरूपण लवल आहे की जो देव त्याचप्रमाणे अर्थाची मला इच्छा आहे ती इच्छा किती आहे हे सांगताना जो वेळ लागेल तितका वेळ देखिल विलंब मला सहन होत नाही म्हणून अहो देवा आपण त्याचे निरूपण लवकर करावे ऐसाची माझी शिरवनी आरती अपुली अशा रीतीने देवानी मागे काय सांगितले याचा विचार करून व पुढे देव काय सांगतील त्या अभिप्रायावर दृष्टी ठेवून त्याचप्रमाणे आपली इच्छाही मध्ये शिरकावून कैसे पुसती नेदी शिव ए हृदयासी खेव देवो सरला अर्जुनाची प्रश्न विचारण्याची चतुराई कशी आहे ती पहा तो भिडेची मर्यादा तर उल्लंघन करत नाही परंतु सहज विचार करून पाहिले तर तो श्रीकृष्णाच्या अंतकरणाला आलिंगन देण्यास प्रवृत्त झाला अहो श्री गुरु तेजे पुसावे ते येणे माने सावध होवावे हे एकलेची एकणे आघावे सव्यसाची अहो श्री गुरुला जेव्हा विचारायचे असेल त्या त्यावेळी त्या माननी हुशार व्हावे हे सर्व एक अर्जुनच जाणतो आता तयाचे ते प्रश्न करणे सर्वज्ञ श्री हरी चे बोलणे संजय आवडलेपणे सांगेल कैसे आता ते अर्जुनाचे खुबीदार प्रश्न करणे व त्यावर सर्वज्ञ श्री कृष्ण परमात्म्याचे बोलणे हे संजयास आवडल्यामुळे तो ते बोलणे प्रेमाने सांगेल तिए अवधान द्यावे गोठी बोली जेल नीट मराठी जैसी कानाचे आधी दिशेत सांगितले जाईल त्या निरूपणाकडे लक्ष द्यावे जसे कानाच्या आधी दृष्टीचा उपयोग होतो बुद्धीची आजी बोला भा बोलाचा नचा खता अक्षरांची या भा इंद्रिये जिती त्याप्रमाणे बुद्धीच्या जिव्हेने शब्दाचा मतलब न चावल अक्षरांच्या शोभेने इंद्रिय जगतील म्हणजे समाधान होईल वाटले परिमळे परिवरची बरवा का सुखिया नवती अ असे पहा कि मालतीच्या कळ्या नाकाला खरोखर सुगंधाने बऱ्या वाटल्या पण त्यांच्या वरच्या शोभेने डोळे सुखी होत नाहीत का इंद्रिय साईजे त्याप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रिये राज्य करतील व मग प्रमेयाच्या म्हणजे सिद्धांताच्या गावाला त्या चांगल्या तयारीने जाता येईल बोलू मने निवृत्तीचा। जेथे शब्द नाहीसा होतो ते बोलणे अशा सुंदर रीतीने मी सांगेन ते तुम्ही ऐका असे निवृत्तीनाथन चे शिष्य ज्ञान देव म्हणतात इतिदेव विरचितायाम भावार्थ दीपिकाया सप्तमोध्याय Haraye namaha haraye namaha haraye namaha